पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण विसावे शेवटी चार शब्द थोर पुरुष मरणाने मरत असतात पण चैतन्य रुपाने ते जगासाठी जिवंत असतात हा मृत्युलोक खरा परंतु थोर पुरुषांना मारून मारण्याची त्याची ताकद नाही मृत्यू फार त्यांचा देह घेऊन जाईल पण कीर्तीने व कामगिरीने याच मृत्यूलोकात ते थोर पुरुष अमर बनून अढळ पद महात्मा फुले आपल्यातून आज निघून गेले परंतु कीर्ती रूपाने ते जगासाठी जिवंत आहेत कारण भारत खंडात आधुनिक काळातील सर्व सुधारणांचा पाया प्रथम महात्मा फुल्यांच्या हाताने घालण्यात आला आहे आणि म्हणूनच त्यांची योग्यता मोठी आहे सुधारणा राष्ट्र ठरल्या सुधारणा राष्ट्रापुढे ठेवल्याबद्दल भिक्षुकशाहीकडून जरी महात्मा ज्योतिरावांना त्यांच्या हयातीत पुष्काचा त्रास व अपमान सहन करावा लागला तरी पण त्यांनी हजारो वर्षापासून हजारो गरीब दोघांचा होणारा मानसिक त्रास व अपमान आज वाचविला आहे, त्यांच्या कार्याला त्यावे यश आल नाही पण त्याचं त्यांनी पेरवून ठलखा सुधारणांच्या बीजाला आता अंकुर्व पालवी फुटली असून त्यांच्या फुलाफळांची आज लाखो लोक आशा करीत बसले आह स्त्री शिक्षणाची चवळ बौद्ध काळापासून आजपर्यंत हिंदुस्थानात स्त्रीवर्गाच्या शिक्षणाची कोणीच काळजी घत्ती नव्हती परंतु महात्मा फुले यांनी या आधुनिक काळात सर्वांच्या अगोदर मुलींची पहिली शाळा काढली व स्त्रियांच्या मानवी हक्कांचा पुरस्कार करून विधवा विवाह एक पत्नीव्रत इत्यादी सुद्धा नाही पहिल्यानेच राष्ट्रापुढे मांडल्या आणि म्हणूनच त्यांची थोरपुरुषात गणना झाली त्यांनी रूढ केलेले स्त्री शिक्षणाचे व विधवा महत्व आता सारांनाच पटले आहे। ब्राह्मणेतरातील शिक्षणप्रसार धर्माच्या नावाखाली भट ब्राह्मणांनी जे थोटाण माजविले ते उघडकीच येऊ नये म्हणून त्यांनी ब्राह्मणेतर ऋषींची गुरुकुले मोडून विद्याबंद की पण त्यामुळे राष्ट्र गुलाम, गुलाम बन शेवटी तेही गुलाम बनले राष्ट्रात जिवंतपणा उत्पन्न करण्याकरता महात्माजींनी मराठा माळी वगैरे ब्राह्मणेतरांसाठी अठराशे अठ्ठेचाळीस साली शाळा काढली त्यावेळी ब्राह्मणांनी जरी त्यांना विरोध केला होता तरी पण आज उजळ माथ्याने तसे करण्याची त्यांना सोय नाही अस्पृश्यदार आपल्या देशातील आणि आपल्याच धर्मातील धर्म बंधूंना नुसते कीडा किटका इतकेही जवळण्याकरता भेदभाव पाडून ब्राह्मणांनी जरी हिंदू धर्माच्या ठिकऱ्या उडविल्या व महात्मा फुल्यांनी घातलेल्या अस्पृश्यांच्या शाळांना विरोध केला तरी पण महात्मा फुल्यांनी त्यावेळी प्रस्थापित केलेल्या अस्पृश्यदाराच्या चळवळीमुळे त्यांच्या शिक्षणाला आज विरोध तर पण त्यांना नुसते शुद्र म्हणण्याची देखील ब्राह्मणांना सोय राहिली नाही महात्माजींच्या अस्पृश्यदारक चळवळीची आवश्यकता आता लोकांना इतकी पटली आहे की महात्मा गांधींनी राष्ट्रीय म्हणल्या जाणाऱ्या सभेत अस्पृश्यदाराला पहिलेच स्थान दिले आहे इतकेच नव्हे काही अस्पृता संरक्षक हिंदू धर्मद्रेष्ठ्या सनातनी ब्राह्मणांनाही वरकांतिका होईना पण ती नष्ट करण्याकरता आपली मान खाली वाकवी लागली आहे सक्तीचे शिक्षण मुक्या जनतेक शिक्षणाचा प्रसार झपाट्याने व्हावा म्हणून हिंदुस्थानात प्रथम महात्माजींनी सक्तीच्या शिक्षणाची चवळ केली त्यावेळी भूदेवांनी त्यांना विरोध करून माप सरकारने जरी हंटर कमिशन नेमण्यापलीकडे काही केले नव्हते तरीपण आज सारी जनता सक्तीच्या शिक्षणाची एकमुखाने मागणी करीत असून सरकारने कायद्याने अंमलबजावणी कराव्यास सुरुवात केली आहे सत्यधर्म महात्माजींनी राष्ट्रापुढे सुधारणा मांडल्या त्या सर्वात महत्वाची सुधारणा म्हटली म्हणजे त्यांनी भिक्षुकशाहीचे खंडन करून सत्यशोधक समाजाची मांडणी केली ही होय ही त्यांनी घडवून सुधारणा म्हणजे शिक्षणाच्या पायावर उभारलेल्या त्यांच्या सुधारणांच्या इमारतीवरील कळस महात्माजींनी घडवून आणलेल्या या सुधारणेची थोडक्यात थोडी वर्णन करायची म्हणजे त्यांनी प्रस्थापित केलेला सार्वजनिक सत्यधर्म हा सर्वधर्माचे सार आहे व मागेपुढे तोच सार्या जगाचा एक धर्म होणार आहे आमचा हा विचार पाहून कित्येकास असू व कित्येक आमस असे दिल्याबद्दल वेळाही म्हणतील परंतु आम्ही सर्वास असे सांगण्याची परवानगी घेतो की आम्हाला धर्मवेळ नाही व आम्ही महात्मा फुल्यांची अगर त्यांच्या कामगिरीची फाजस्तुतीही कराव्यास तयार नाही कारण एखाद्याच्या अल्पसंल्प कार्याची नुसतीस्तुती केल्याने स्तुतीस्त्रोत्रे पठन करणाऱ्यांच्या पदरात मूर्खपणा पडतो हे आम्ही जाणून आहोत परंतु आम्ही जे लिहितो ती खरोखर स्थिती असून उलट महात्मा फुल्यांनी केलेल्या अशा खिजरी के गोष्टी आहेत की त्यांची आम्हापूर्वी माहिती न मिळाल्यामुळे त्या त्या, त्या पुस्तकात द्ता आल्या नाही मा महात्माजींनी प्रस्थापित केलेल्या सत्यशोधक समाजाचा हळूहळू चळूकडे फैला होत असून त्यामुळे हिंदुस्थानातील विशेषतः महाराष्ट्रातील जनता खडबडून जागी झाली महात्मा फुल्यांची सार्वजनिक सत्यधर्माची कल्पना जरी अजून काही लोकांना पटणार नाही तरीपण तुर्कस्तानसारख्या धर्मवेढ्या राष्ट्रात देखील मुसलमानांकडून त्यांच्या धर्मातील फाजील थोतांडांना आज नाथडण्यात येत असून नुकतीच अखिल जगाच्या सर्व धर्माची एक परिषद भरण्याची जी कल्पना उदयास झाली आहे ती म्हणजे महात्मा फुल्यांच्या सार्वजनिक सत्यधर्मविषयक कल्पनेचा सा पर्यायाने विजयच आह महात्मा फुल्यांची तत्व ही भगवान श्रीकृष्णाची आणि महात्मा बुद्धांची तत्वे आह ती सत्य आहेत म्हणूनच जसजसा काळ लोट तसतसा त्यांच्या तत्वांचा लाखो अनुयायी स्वीकार करतील राजकीय मते महात्माजींची राजकीय मते प्रथम मवाळ होती असे दिसत असले तरी शेवटी शेवटी ते इतके जहाल बनले होते तितका त्याकळी कोणीच जहाल नव्हता राष्ट्रीय सभापण ती देखील सरकारशी त्यावेळी फारच मवाळ असे सरकार जेव्हा बहुजन समाजाच्या हिताची एखादी गोष्ट करी तेव्हा ते, ते सरकारची जशी स्तुती करीत तसेच सरकार जेव्हा मागासलेल्या दिनदुबळ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत त्यावेळी ते सरकारवर खूप टीकाही करीत हे अठराशे सत्याहत्तरच्या दुष्काळाच्या वेळी कोल्हापूर प्रकरणाच्या समयी व सक्तीच्या शिक्षणाच्या आणि रे मार्केटच्या प्रकरणाच्या प्रसंगावरुन दिसून येते स्वभाव महात्मा फुले जन्मवर दिन दुबळ्यांकरताच कार्य केले असल्यामुळे त्यांच्या प्रेम व सरळ स्वभावाविषयी जास्त लिहिण्याची गरज नाही त्यांच्या प्रेम स्वभावामुळेच त्यांना त्याच्या बिकट परिस्थिती शेकडो मित्र करून घेता आले मुलामुलींकरता विधवान करता व करता, त्यांनी ज्या निरनिराळ्या संस्था व चळवळी प्रस्थापित केल्या त्यावरुन त्यांच्या दयाळूपणाविषयी लिहिण्याची गरज नाही दिलदारपणा थोर पुरुषभावने जसे दयाळू असतात तसेच ते मोठे दिलदारही असतात फेलासोसी टिळक जातीने ब्राह्मण होते तरी पण महात्माजींनी टिळकांची दहा रुपयांचा जामीन घेऊन त्यांना हजारो रुपयांची मदत केली इतकेच नव्हे जेव्हा ब्राह्मणांकडून महात्माजींवर मारेकरी सोडण्यात आले व तेच मारेकरी महात्मा फुल्यांचे शिष्य बनून उलट जेव्हा भटांवरच उलटले तेव्हा त्या ते मारेकऱ्यांकडून आपल्या शत्रूच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी त्यांनी खबरदारी घेतली नीती धैर्य महात्मा फुले कशाने महात्मा बनले असतील तर केवळ त्यांच्या अंगी बांधलेल्या नीती धैर्यामुळेच होय त्यांच्या नीती धैर्याचे मोल तर पुष्कराना करता यावायचे नाही पाऊनशे वर्षाच्या पूर्वीच्या पुण्यातील ब्राह्मणशाहीची ज्यांना बरोबर कल्पना असेल त्यांनाच महात्मा फुल्यांच्या निती धैर्याची थोडी बह अटकळ करता आली तर येईल धन वैभव मानमान्यता एवढेच नव्हे तर सत्ता संख्याबल व बुद्धिमत्ता ही सर्व विरुद्ध बाजूला आणि आपण आपल्यासारखे चार दोन गरीब सोपती व सत्य इतकेच काय ते आपल्या बाजूला अशी महात्मा फुल्यांची स्थिती होती पण अशा बिकट परिस्थितीशी केवळ नैतिक बळावर झुंज देऊनच ते विजयी झाले बोले तैसाच आल महात्मा फुले बोल घेवडे सुधारक नव्हते ते जितके बोलत तितके पहिल्याने कृती करत बोलल्याप्रमाणे कृती न करणे या गोष्टीचा त्यांना अत्यंत त्वेष व तिटकारा येत असे न्यायमूर्ती राणाड्यांची पहिली लग्नाची एक बायको असल्यावर जेव्हा दुसरे लग्न केले तेव्हा महात्मा फुल्यांना रानाड्यांचा मोठा राग व ते निर्भीडपणे न्यायमूर्ती राणाड्यांना म्हणाले समता तत्वांचा जप करणाऱ्या तुमच्यासारख्या कर सुधारक माणसानेच या तत्वांचा खून करावा यासारखी लांछनास्पद गोष्ट कोणती असणार यापुढे आपण आमचे येथे येऊ नये धर्माभिमान महात्मा फुले यांच्या वेळची प्रसिद्धी इतकी नाजूक होती की त्यावेळेचे इंग्रजी शिकलेले कैलासवासी निळकंठशास्त्री प्राध्यापक वेलिनकर कैलासवासी रे टिळक इत्यादी शेकडो ब्राह्मण सुशिक्षित लोकांनी ख्रिस्ती मिशन यांच्या तावडीत सापडून ख्रिस्ती धर्माचा सा स्वीकार केला पण त्यातून महात्मा फुले मोठ्या शिताफीने आपला बचाव करून घेतला इतकेच नव्हे तर रे नारायणराव शेषाद्री ले शास्त्री व पंडिता रमाबाई यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारू नये म्हणून ज्योतिरावांनी फारच मेहनत घेतली त्यांना बळीराजा मल्लारी व खंडेराव या महाराष्ट्रातील क्षत्रिय मराठ्यांच्या कुलदैवतांचा अतिशय अभिमान असे व त्यामुळे हो सत्यशोधक समाजमताचा स्वीकार करणाऱ्या गृहस्थाने खंडेरायाचा भंडारा भरणे हा धार्मिक संस्कार ते त्यांच्याकडून पहिल्याने करून घेत असत सा। हे सारे चरित्र ज्यांनी एकदा वरवर जरी वाचले असले तरी त्यांना देखील महात्मा फुल्यांच्या सर्व व्यापक सत्यतवाशी व त्यांच्या असलेल्या सत्य सहज कल्पना करता येईल वांग महात्मा फुल्यांचे सारे वाङ्मय जरी आज राष्ट्रापुढे नाही तरी पण आज आहे त्यापैकी त्यांनी दिलेली गुलामगिरी इशारा अस्पृबाग एक ते चार सत्साळ एक दोन शिवाजी महाराजांचा पोवाडा सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक तृतीय रत्न नाटक सत्यधर्म बोधक अभंग अस्पृश्यांची कैफियत याशिवाय इतर कविता व पुस्तके प्रत्येकाने एकदा तरी जरूर वाचावी कारण या देशात भिक्षुकशाहीवर व तिने जन्म दिलेल्या गुलामगिरीवर महात्मा फुल्याने इतकी निर्भीडपणे कोणीच टीका केली नसून तिचा अधिकारही केलेला नाही महात्मा फुलेंच्या वाङ्मयात औपचारिक कला नसेल परंतु त्यांच्या वाङ्मयाने जनतेत जिवंत कला उत्पन्न केली असून राष्ट्रातील मृत स्वातंत्र्यालाही जिवंत केले आहे राहाणी महात्मा फुले या देशातील शेतकरी वर्गापैकी क्षत्रिय माळी जाती जन्मलेले होते इतके जरी लिहिले तरी त्यांच्या साध्या राहणीची कोणीही सहज कल्पना करी त्या काळच्या मानाने ते जरी बरेच इंग्रजी शिकलेले होते व त्यांना नेहमी युरोपियन ऑफिसरची भेटण्याचा प्रसंग तरी पण दिखाऊ इंग्लिश फॅशनला ते बळी पडले नाही देशी रीतीभाती या देशाच्या परिस्थितीनुरुप बनलेल्या असतात त्यामुळे आपल्या देशातील हवामानाकडे लक्षणे देता दुसरा देशातील फॅशनचे अनुकरण करण्याच्या त्याविरुद्ध होते ते नेहमी खादीचे धोतर अंगरखा पागोटे दुपट्टी व साधा जोडा एवढाच पोशाख करीत असत हे त्यांच्या फोटोरणी दिसून आणि या मात्म्याचे खाणे चटणी कांदा व भाजी बाकरीचे होते स्वार्थ स्वार्थत्याग महात्मा फुल्यांच्या स्वार्थ त्यागाचे थोडक्यात वर्णन करायचे म्हणजे इतके मोठमोठे सार्वजनिक कार्य करून अखेरपर्यंत ते सोहळा आणि दरिद्रीच राहिले बापाने चालविलेल्या बगीचा करून अगर सरकारी नोकर करून त्यावेळच्या मानाने सहज प्राप्त होणाऱ्या मानावर अधिकारावर व धनावर लात मारून आणि केवळ गरिबीत राहून महात्मा फुल्यांनी परोपकाराचे खडतरब्रत स्वीकारले आणि तेही त्यांनी आमरण चालविले इतर लोक स्वार्थत्याग करतात तेव्हा त्यांची समाजात मानमान्यता तरी वाढते या आशाने कित्येक आपणास एखाद्या संस्थेसगर कार्यास वाहून घेतात पण महात्मा ज्योतिरावांना तीही आशा नव्हती उलट त्यांच्या ते त्या पुण्यकृत्यांची त्यावेळी लोकांना पारख न करता आल्यामुळे त्यांचा सोहोकडून छळ करण्यात येऊन शिवाय त्यांची हरघडी मानखंडनाही करण्यात आली तरी पण त्याबद्दल त्या महात्म्याने आपल्या मनास कधीही वाईट वाटू दिले नाही आणि आपली मानमान्यता वाढावी अशी अपेक्षाही पण कधी केली नाही योग्यता महात्मा फुले यांनी आजन्म केलेल्या जनसेवेचे वर्णन केल्यावर त्यांच्या योग्यतेसंबंधी आता निराळे लिहिण्याचे काय राहिले आहे महाराष्ट्रात अशी कोणती सुधारणा आहे की जिचे बाळणपण महात्मा फुल्यांच्या हातून झाले नाही आणि महात्मा फुले राष्ट्रात रूढ केलेली अशी कोणती सुधारणा आहे की ती राष्ट्रमान्य ठरली नाही महात्मा फुले हे थोर पुरुष होते त्यामुळे त्यांचे विचारे तितकेच थोर होते काही ब्राह्मण लोक अजून जरी महात्मा फुल्यांकडे द्वेषमूलक बुद्धीने पाहत असले तरी महात्मा फुल्यांनी मात्र आपल्या हयातीत महाराष्ट्रातील खुद्द ब्राह्मण जातीवरही इतके उपकार केलेआहे की त्यांची ब्राह्मणांकडून फेड होणं शक्य नाही कारण महात्मा फुल्यांनी स्थापन कलि मुलींच्या शाळा बालविधवाविवाह बालहत्या प्रतिबंध गृह इत्यादी संस्थांचा ब्राह्मणांच्या धर्ममतांनीच त्यावेळी सर्स्वी फायदा घेतला असून आणि अजूनही घेत आह महात्मा फुल्यांनी जे कार्य कल ब्राह्मणेतरांकरताच कल ब्राह्मण ब्राह्मणेतरातील अबालवृद्धांकरता कलकांनी जगातील अखिल मानवाच्या सद्धर्म संवर्धनार्थ केल आह महात्मा फुल्यांची योग्यता थोडक्यात वर्णन करायची म्हणजे त्यांनी राष्ट्रापुढे मांडलेल्या एकंदर सुधारणांपैकी फक्त एक जरी सुधारणा त्यांनी राष्ट्रापुढे मांडली असती तरी या महात्म्याची भूमंडळावर दिगंत गिर्ती असती आणि म्हणूनच आम्ही कबूल करतो की महात्मा फुल्यांच्या कामगिरीचा इतिहास इतका मोठा आहे की त्याला गवसणी घालण्यास आमची लेखणी समर्थ आहे आम्ही स्वतः स्फोटे धन्य समजतो की महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारख्या महापुण्यपुरुषाचे आत्मचित्र लिहिण्याचे अतिदुर्घट पण पवित्र काम आम्मी आपल्या शिरावर घे धैर्य के लिए आम्हुन आज थोड़े अंशी तरीके